पुस्तक गीताबोध लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील अध्याय अठरावा एरवडा मंदिर एकवीस दोन बत्तीस माकील सगळ्या अध्यायांचे मनन केल्यानंतरही अर्जुनाच्या मनात काही शंका राहिल्या होत्या त्यामुळे तो म्हणाला गीतेत सांगितलेला संन्यास हा सर्वसामान्यांची धारणा असलेल्या संन्यासापेक्षा वेगळा दिसतो संन्यास आणि त्याग हे खरोखरच वेगळे आहेत काय या प्रश्नातून व्यक्त झालेल्या अर्जुनाच्या संशयाचे निराकरण करत भगवान कृष्णाने थोडक्यात गीतेचे तत्वज्ञान पुन्हा सांगितले काही कर्म इच्छापूर्तीकरता करण्यात येत असतात माणसाची अनेक कामे वेगवेगळ्या इच्छांच्या परिपूर्तीकरिता होत असतात अशा कर्मांना काम्य कर्म असे म्हणतात शिवाय शरीरस्वास्थ्य टिकण्याकरता आणि सेवेचे साधन म्हणून शरीर निरोगी राहण्याकरता काही आवश्यक नैसर्गिक कर्म माणसाला करावी लागतात उदाहरणार्थ श्वासोच्छवास खाणेपिणे आडवे होणे बसणे इत्यादी आणि कर्माचा तिसरा प्रकार म्हणजे परमार्थिक कर्म याचा अर्थ इतरांची सेवा करण्याकरता काही कामे करावी लागतात काम्य कर्माचा त्याग म्हणजे गीतेचा संन्यास आणि सर्व कर्मफळांचा त्याग म्हणजे गीतेला मान्य त्याग काही लोकांचा विश्वास असतो की आपण कितीही लहान काम केले तरी त्यात काही ना काही दोषातोच असे असले तरी यज्ञाच्या भावनेने करावयाच्या कामांचा म्हणजे इतरांची सेवा करणाऱ्या कर्माचा माणसाने त्याग करता कामा नये दान आणि तप यांच्या यज्ञातच समावेश आहे परंतु इतरांची सेवा करताना सुद्धा माणसाने अनासक्त भावाने वागले पाहिजे असे केले नाही तर त्याच्या कर्मामध्ये वाईट शिरण्याची शक्यता असते कर्तव्यासंबंधीच्या अज्ञातून केलेला त्याग हा तमोगुणातून जन्माला असतो असे म्हणतात एखादे कर्म करण्यात शारीरिक त्रास होत असल्यामुळे ते कर्म सोडून देणे हे रजोगुणाचे लक्षण आहे परंतु इतरांच्या सेवेकरता हे कर्म आपण केलेच पाहिजे असे वाटून जेव्हा एखादे कर्म करण्यात येते तेव्हा तो खरोखर सात्विक सा त्याग होतो या त्यागात सर्व कर्मांचा त्याग करण्यात येत नाही तर कर्तव्य म्हणून केलेल्या कर्माच्या फळाचा व काम्य कर्माचा त्याग करण्यात येतो जेव्हा सुज्ञ माणूस अशा प्रकारे निस्वार्थ भावनेने व शुद्ध हेतूने कर्म करतो आणि कर्म स्वतःच्या सुखदुःखाचा विचारही त्याच्या मनात नसतो केव्हा हे करू की ते करू असा प्रश्न त्याला पडत नाही जी व्यक्ती कर्मफलांचा त्याग करत नाही तिला आपल्या कर्माचे स्वाभाविक परिणाम म्हणजे कर्मफळे बोगावीच लागतात आणि अशा प्रकारे त्या व्यक्तीला कायम बंधनात राहावे लागते परंतु कर्मफलत्याग करणारा मात्र मुक्त होतो आणि माणसाला आपल्या कर्मफलांची आसक्ती तरी का वाटावी कोणत्याही व्यक्तीने मीच करता आहे असे समजणे निरर्थक आहे कोणत्याही कर्माची पूर्तता होण्याकरता पाच प्रकारच्या कारणांची गरज असते ती पाच कारणे आहेत शरीर कर्ता विविध साधने प्रयत्न आणि अखेरचे पण कमी महत्व नसलेले दैव ही गोष्ट लक्षात घेतली तर माणसाने मी कर्म केले हा अहंकार सोडून दिला पाहिजे जो कोणी अहंकारविरहित कर्म करतो तो कर्म करत असूनही अकर्माच राहतो अर्थातच तो माणूस शून्य करून टाकतो तो जरी मारत असला तरी तो मारणारा नाही असे म्हणता येते याचा अर्थ असं होत नाही की एखाद्या माणसात नम्रता असली तर त्याने इतरांना मारले पाहिजे आणि जर त्याने मारले तर दुसऱ्यावर त्याच्या मारण्याचा परिणाम होणार नाही कारण अशा माणसाकरता हिंसा करण्यासारखी परिस्थितीच उत्पन्न होऊ शकत नाही तीन गोष्टी अशा आहेत ज्या कर्म करण्याकरता प्रवृत्त करतात ज्ञान ज्ञानाशिवाय आणि ज्ञाना याशिवाय कर्माचे तीन घटक असतात कर्ता करण आणि क्रिया जी गोष्ट करायची असते ती ज्ञानविषयी असते ते कर्म करण्याची पद्धती म्हणजे ज्ञान आणि ज्याला ती पद्धती माहित असते तो ज्ञाता अशा प्रकारे कर्म करण्याची प्रेरणा झाल्यानंतर माणूस कर्म करतो व त्याची इंद्रिय साधन म्हणून ते कर्म करण्याकरता काम करतात अशा प्रकारे विचारांचे कर्मामध्ये परिवर्तन होते सात्विक ज्ञानामध्ये दिसणाऱ्या वै वैविध्यमागील आवश्यक एकसंदपणा लक्षात येतो विविध प्राण्यांमध्ये वेगवेगळे वेग आत्म्या आहेत असे सांगते ते राजसी ज्ञान जे ज्ञान शरीरात सर्व काही आहे असे समजते आणि ज्या ज्ञानाचा तर्काशी संबंध नसतो तसेच सर्व गोष्टी तालासुराशिवाय एकमेकात मिसळले आहेत असे ज्या ज्ञानामुळे वाटते ते ज्ञान तामसी असते असे समज ज्ञानाप्रमाणेच तीन प्रकारची कर्म असतात ज्या कर्मामध्ये आवडीनिवडीचा काहीही संबंध नसतो आणि व्यक्तिगत लाभाचा विचार नसतो ते कर्म सात्विक असते जे कर्म सुखप्राप्ती आत्मतृष्टी आ आणि अस्वस्थता दूर करण्याकरता करण्यात येते ते राजस कर्म असते जे कर्म भ्रमामुळे व्यक्तिगत क्षमतेचा विचार न करता करण्यात येते आणि परिणामी ज्यामुळे हिंसा व इजा होते ते कर्म तामसी असते अशा प्रकारे तीन प्रकारचे करते असतात सात्विक कर्ता राग किंवा आसक्ती आणि अहंता यांच्यापासून मुक्त असतो आणि तो निग्रही आणि साहसी असतो कार्याच्या यशामुळे तो नाचत सुटत नाही आणि अपयशामुळे तो दुःखी होत नाही जो करता कर्मफळाबद्दल आसक्त असतो ज्याच्या कर्मामध्ये भावना गुंतलेल्या असतात आणि जो हावरट आणि हिंसक असतो तो तामसीकरता असतो एडविन अनॉल्ड यांच्या शब्दा सांगायचे तर सुख आणि दुखाचा, तो आळीपाळीने गुलाम होत असतो तामसीकरता हा अव्यवस्थित इतरांचा छळ करणारा धुराग्रही आणि मत्सरी असतो थोडक्यात सांगायचे तर त्याच्याजवळ संस्कृततेचा अंशही नसतो बुद्धी निग्रह आणि सुख हेही तीन प्रकारचे असतात असे म्हणता येईल कर्म आणि अकर्म यांच्यातील भेद योग्य प्रकारे ओळखू शकते ती सात्विक बुद्धी काय केले पाहिजे आणि काय करायला नको हे सांगते ती सात्विक बुद्धी कशाला घाबरायची आणि कशाला घाबरायचे नाही हे सांगते ती सात्विक बुद्धी आत्म्यावर कशाचे बंधन येते आणि कशामुळे मुक्ती मिळते हे सांगते ती सात्विक बुद्धी एडविन अर्नोल्ड राजस बुद्धी हे अंतर पाहण्याचा प्रयत्न करते परंतु सामान्यपणे नेमकेपणाने तसे करण्यात तिला अपयश येते आणि तामसी बुद्धीला तर चुकीची गोष्टच बरोबर आहे असे वाटत असते आणि इतर सर्व चांगल्या गुणांकडेही ती दोषदृष्टीन पाहत असते निग्रह म्हणजे एखाद्या गोष्टीची जबाबदारी घे आणि कितीही अडचणी आल्या तरी तिला चिपटून राहणे कमी अधिक प्रमाणात प्रत्येक गोष्टीत निग्रह असतोच अस नसते तर हे जग क्षणभरही टिकू शकले नसते मन प्राण आणि इंद्रिये यांच्यामध्ये जेव्हा योग्य समतोल राखण्यात येतो तेव्हा निग्रह सात्विक असतो ज्या निग्रहामुळे सुख आणि संपत्ती मिळावी व वैयक्तिक लाभ व्हावा म्हणून माणूस आपल्या कर्तव्यात चिपटून राहतो तो निग्रह राजसी आणि ज्या निग्रहामुळे माणूस निद्रा भय चिंता दुःख आणि उन्मत्तपणाला सोडत नाही तो निग्रह तामसी असतो सात्विक सुख असे सुख असते जे सुरुवातीला विषासारखे कटू वाटते परंतु अंति त्याचा परिणाम अमृतासारखा गोडवतो व खऱ्या आत्मज्ञानातून त्याचा जन्म होतो उलट राजसी सुखाचा जन्म इंद्रिय सुखाच्या लालसेतून होत असतो सुरुवातीला ते अमृतासारखे गोड वाटत असले तरी अंती त्याचे परिणाम विषासारखे कटू होतात ज्या सुखाचा जन्म निद्रा आळस आणि प्रमाद यांच्यामधून होतो ते सुख सुरुवातीपासून अंतापर्यंत कटूच असते अशा प्रकार सत्व रज व तम हे प्रकार प्रत्येक गोष्टीला लागू होतात चार वर्णांची कर्तव्यही त्यांच्या अनुवंशिक गुणांचे प्राबल्य पाहून ठरविण्यात आली आह मनोनिग्रह तप शुद्धता क्षमाभाव स्पष्ट वाक्तेपणा चातुर्य ईश्वरावरील श्रद्धा आणि त्याचा अनुभव हे गुण ब्राह्मणाच्या आचरणात असणे आवश्यक आहे। शौर्य तज धैर्य चातुर्य युद्धातून पळ काढणे ही सगळी क्षत्रियाची कर्तव्य आहेत शेती गोपालन प्रामाणिकपणाचा व्यापार ही क्षत्रियाच्या कामाची वैशिष्ट्ये असली पाहिजेत शूद्राचे काम सेवा करणे आह याचा अर्थ असा नाही की एका वर्गातील सदस्यामध्ये दुसऱ्या वर्गातील सदस्याचे गुण येऊ शकत नाही अथवा एका वर्गातील व्यक्तीने दुसऱ्या वर्गाचे गुण अंगी करता प्रयत्नच करू नये परंतु वरील गुणांचा आणि कर्माचा उपयोग मानसाचा वर्ण ओळखण्याकरता आहे जर प्रत्येक वर्णाचे गुण आणि कर्तव्य लक्षात ठेवले गेले तर समाजातील अनावश्यक स्पर्धा वा द्वेषभावना नाहीशी होईल इथे उच्च प्रतिचा वा कमी प्रतिसा असे प्रश्नच उपस्थित होत नाहीत माणसाने आपले कर्तव्य आपल्या प्रकृती धर्माप्रमाणे निस्वार्थ भावनेने पार पाडले तर तो, तो माणूस परिपूर्ण होईल त्यामुळे आपले स्वतःचे कर्तव्य जरी ते निरर्थक वाटत असले आणि इतरांचे काम सोपे वाटत असले तरी इतरांच्या कर्तव्येपेक्षा आपल्या प्रकृती धर्माप्रमाणे आपल्या वाटेले आलेले कर्तव्य श्रेष्ठ असते स्वाभाविकपणे माणसाच्या वाट्याला आलेले कर्तव्य त्याने पार पाडले तर तो पापापासून आणि स्वार्थी इच्छांपासून मुक्त होऊ शकतो इतर वर्गाच्या वाट्याला आलेले काम करण्याची इच्छा आपले कर्तव्य पार न पाडता इतर काही करण्याची इच्छा स्वार्थीपणामुळे होत असते अग्नि ज्याप्रमाणे धुराणी मुलीन होतो त्याप्रमाणे करता असलेले कर्तव्य करता, करता दोषपूर्ण असते स्वाभाविकपणे आपल्या वाट्या आलेले काम फळाची अपेक्षा न करता आपण पार पाडले तर त्या कामामधील बंधन निर्माण करण्याची शक्ती निघून जाते अशा प्रकारे जो आपले कर्तव्य शांतपणे पार पाडतो तेव्हा तो, ते तो पापमुक्त होतो त्याचे मन त्याच्या नियंत्रणात असते त्याने कर्मेंद्रियाच्या पाचही विषयांचा त्याग केलेला असतो तो आवड आणि नावड यांच्या पलीकडे गेलेला असतो तो एकांतवासात राहत असतो म्हणजे त्याची दृष्टी अंतर्मनाकडे वळलेली असते त्याने आपल्या मनावर शरीरावर आणि वाणीवर स्वामित्व मिळवलेले असते ईश्वराच्या जिवंत अस्तित्वाची त्याला सदैव जाणीव असते आणि त्याने अहंकार कामना क्रोध लोभीपणा वगैरे सारख्या गोष्टींचा त्याग केला असतो असा योगी ब्रह्माशी एकरूप होण्याकरता पात्र असतो तो सर्व लोकांकडे समभावनेने पाहतो त्याला हर्षोन होत नाही आणि दुःखामुळे तो कुडतही बसत नाही अशा प्रकारच्या भक्ताला ईश्वराचे खरे ज्ञान झालेले असते आणि तो त्याच्या भक्तीत लीन झालेला असतो अशा प्रकारे माझ्यामधे आश्रय घेऊन तो चिरंतन स्थान मिळवतो त्यामुळे हे अर्जुना जे काही तुझे असेल ते सर्व तुम्हाला समर्पित कर तुझ्या प्रेमाचा सर्वोच्च विषय मीच आहे असं समज हे लक्षात घेऊन तुझे चित्त माझ्यावर केंद्रीत कर ज्या क्षणी तू असे करशील त्या क्षणीस तुझ्या सर्व अडचणी दूर होतील परंतु अहंकारामुळे तू माझे ऐकले नाहीस तर तुझा विनाश होईल सर्व प्रकारच्या परस्पर विरोधी दृष्टिकोनांचा विचार करणे सोडून तू केवळ माझ्या आश्रयालये असे केलेस की तू पापांपासून मुक्त होशील हे सत्य तू अशा कोणत्याही व्यक्तीला सांगू नकोस जी माझी भक्त नाही जिच्या माझे तपस्वी वृत्ती नाही व जो माझा तिरस्कार करते परंतु जी व्यक्ती माझे हे महान रहस्य माझ्या भक्तांना सांगेन ती व्यक्ती आपल्या भक्तीभावनेमुळे नक्कीच माझ्याकडे येईल अशा प्रकारे कृष्ण आणि अर्जुन यांच्यामधील सर्व संभाषण धृत राष्ट्राला सांगितल्यानंतर संजय म्हणाला जिथे कुठे योगीराज कृष्ण असेल आणि धनुष्यबाणासह अर्जुन असेल तितके उत्कर्ष जय सुख आणि मूलभूत नैतिकता या गोष्टी असतील कृष्णाला इथे योगीराज हे विशेषण लावण्यात आले आहा याचा अर्थ आध्यात्मिक अर्थावर आधारित शुद्ध ज्ञान आणि अर्जुनाचा धनुर्विद म्हणून उल्लेख कला आहा याचा अर्थ जिथे कुठे अशा प्रकारच्या ज्ञानाने परिपूर्ण कर्म करण्यात आलेले असेल तिथे कर्त्याच्या उच्च नैतिकतेच्या विरोधात नसलेल्या सर्व इच्छा पूर्ण होतात